होता, परमेश्वराच्या ठिकाणी नाही असं सांगायला प्रवृत्त होतो म्हणून हे सगळं तुमच्या आधारावर तुमच्या सत्तेवर हो हा तुमचा नवला जग अन तिथे काय चाललंय तुम्हाला सत आणि असत म्हणता येत नाही असं चाललंय आता काय चाललंय भाव आणि अभाव तुमच्या सत्तेवर राहतात असं सांगायचं कारण भावाला आणि अभावाला आणि भाव आणि अभाव याला कारणीभूत असणाऱ्या मायेला परमेश्वराची सत्ता आहे त्याच्यावरही अभ्यास आहे तेवढंच फक्त आता सांगे माये गगनाएे ठाई हे संपूर्ण जग तुमच्या पोटात नव्हतं एवढे तुम्ही मोठे आहात नवे नवे हे गगन गवढ जगन हे सगळं एवढं हे स्वरूप एवढं मोठ आहे कि तुम्ही दिवस आणि रात्र या दोन्हीलाही आधारभूत आहात तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी ना दिवस ना रात्र असं असूनही या दोन्हीला तुम्हीच आधार आहात जग गनाचे वर ते गगन कोटात आहे सीमा आहे म्हणजे नाहीपणाचा धुरा आहे त्याच व्याख्यान माझं आपलं झालं असल्या कारणाने मागच्या ओळीत आपण त्याचा विशेष विस्तार केला असल्या कारणाने आता पुन्हा इथे करण्याची आवश्यकता नाही तो नाहीपणाची सीमा आहे नाहीपणाचा तो धुरा आहे तो अभावालाही मोजून राहत नाही असं तुमचं स्वरूप आहे हे संपूर्ण जगत आकाशात मावत आणि ते आकाश तुमच्या स्वरूपात लपण दावून एवढे तुम्ही व्यापक आहात एवढा इथले सारा लक्षात ठेवा म्हणजे बाकीचा अर्थ आपला आहे एवढे मोठे जग ज्या पोटात मावते असा गगना एवढा दुसरा तर मोठा पदार्थ कोणता नाही पण गगनही श्री गुरूंच्या पोटात मावते म्हणजे आकाशात ही प्रपंच आपण होऊन राहतो त्याचप्रमाणे सर्व पदार्थांचा अभावही याच्या ठिकाणी राहतो याचा अभिप्राय हा की जगताचा भाव व अभाव हे मिथ्या असल्यामुळे श्रीगुरूच्या ठिकाणी राहतात ते त्याला आधार तुम्हाला त्याच्या पुढे सांगितलं ना की भाव आणि अभाव माया कार्यात ना मायामुळे परमेश्वराच्या आधारावर राहते मग त्याची लेकर त्याच्या आधारावर राहतात म्हटलं तर काय बिघडलं हे बिलाय त्या मायेची भाव आणि अभाव मग मायात जर परमेश्वराचा आधार घेऊन राहते तर हे राहतातच सहजच शिमकेच्या ठिकाणी क्रांतिकारामध्ये दिसणारा हृदयाचा अभाव व शुक्ती ज्ञानानंतर रजताचा अभाव की दोन्ही ज्ञानोत्तर काही काहीच ठिकाणी असतात भाव तरी तिथेच राहतो आणि अभाव तरी तिथेच राहतो किंवा त्याच्या दुसऱ्या शब्दात बोलायचं भाव राहतो त्यावेळी त्या अधिष्ठानाच्या विदंतेचा अनिर्वचने संबंध घेऊन राहतो आणि अभाव राहतो तो अधिष्ठान रूप होऊन राहतो कारण अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्ताचा जो अभाव होतो तो काय होतो अधिष्ठान रूप होतो म्हणून भावालाही तुम्हीच आधारा आणि अभावालाही तुम्हीच आधार आहात त्याच कारण भाव आणि अभाव हे दोन्ही अध्यक्ष कारण आयम सर्पहाजतम त्याच्यात इदम जो भाग आहे तो अधिष्ठानाचा आणि तो प्रमाप आहे जरी त्या अध्यस्ताशी मिसळून भासत असला तरी तो प्रमाप आहे म्हणून त्याच्या सामान्य आधारावर हा भावरूप पदार्थ राहतो आणि या पदार्थांचं जेव्हा म्हणजे अधिष्ठानाचं ज्यावेळी यथार्थ ज्ञान होतं त्यावेळी या सर्व पदार्थांचा अभाव होतो तो कोणा कसा राहतो तो तद्रुप होऊन राहतो म्हणून भावरूप पदार्थ अधिष्ठानाच्या इदमचा आधार घेऊन राहतात तर अभाव हा त्या परमेश्वराच्या ठिकाणी अधिष्ठान ज्ञानानंतर तद्रूप होऊन राहतो म्हणून भावालाही आधार तुम्हीच आणि अभावालाही आधार तुम्हीच आहात ते सुभाषेकरांनी म्हटले ना भोमो खलित पादानावर पाय घसरले घसरले म्हणायचं त्या सुभाषकरांनी लिहिले मी तुम्हाला थोडासा विशेष करून सांगतो की एखाद्या माणसाने भूमीवर राबून भूमीला लाच मारली आणि भूमीला लाच मारताना पाण्याचे दिवस या पावसाळ्यात असल्या तो घसरून पडला आता घसरून लाच मारणारा माणूस घसरणारा माणूस जर भूमीवर घसरून पडला तर कोण त्याला आधार त्याला कोण ओटी ठेवणार भूमी रेवा अवलंबन भूमी त्याला आणि आधार होते का आधार होते त्याचं कारण भूमीशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे म्हणून तिला क्षमा म्हटलेलाच आहे तेवढ्यासाठी ती, ते ती सर्वांनाच क्षमा करते तर लाच मारणाऱ्याला क्षमा काय मोठं म्हणून पृथ्वीला क्षमा हे नाव सुद्धा आहे तेव्हा असलेली क्षमेची पुतळी असलेली मूर्तिमंत पृथ्वी ज्या सगळ्यालाच आधार असते घसरणाऱ्याला लाच मारणाऱ्याला व चालणाऱ्याला किंवा एखादा वंदन करणारा असला तर त्यालाही म्हणून वंदन करणारा चालणारा लात मारणारा व घसरून पडणारा या सर्वांना जशी भूमी ही आधार असावी त्याप्रमाणे स्फूर्ती आणि आनंद रूप असलेला त्याप्रमाणे श्रीगुरु स्वरूपाला न जाणता भ्रांतिने प्रती जो आकाशादी प्रपंच त्याचे अस्तित्व व श्रीगुरूंच्या दर्शनानंतर त्या आकाशादी प्रपंचा अभाव ही दोन्ही श्रीगुरूंच्याच ठिकाणी नमतात तैसा तैसा या आपल्याला जग दिसत हे, हे नाम रूपात्मक जगत हे स्थूल आकार आहे किंवा स्थूल मूर्ती आहे तर देवाची जी दोन रूप आहेत त्या रूपामध्ये किंवा हा जो आकार आपल्याला प्रती दिला तो हा आकार याचं जर आपण चिंतन केलं तर भगवंत सांगतात की पृथ्वीधी भूतसमुदाय हा संपूर्ण मूर्त स्वरूपाचा आहे हा मूर्त स्वरूपाने असलेला हा पृथ्वीव्याधी भूतसमूह मूर्त साकारम भूम्यादिकम मूर्त साकार असलेली नामरूपात्मक असलेली नामरूपात्मकम विश्वम हे नामरूपात्मक संपूर्ण विश्व हे या आकाशामध्ये अंतर्भ आकाशांतर्गतम हे सगळं च्या सगळं आकाशांतर्गत आहे असं तुम्हाला सर्वांना प्रती दिले असा अनुभव आहे की भूमी इत्यादी नाम रूपात्मक सर्व विश्व या आकाशाच्या अंतर्गत असं आपल्याला दिसून येतं अगदी त्याच पद्धतीने कार्य आणि कारणात्मक असलेले संपूर्ण विश्व भाव आणि अभाव हे चिदाकाशरूप जे श्रीगुरु त्या श्रीगुरूंच्या ठिकाणी चिदाकाशे प्रती येते त्या चिदाकाशामध्ये हे आहे असं आपल्याला प्रती येतं शुद्ध स्वरूपे त्या शुद्ध परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी तर दृष्टमपे हे आपल्याला जरी दिसू दिसत असले आपल्याला प्रतीला येत असले तरी त्याचं उत्तर आहे लिला केवळ लिलेने आपल्याला ते प्रतीला येतात वस्तुस्थितीने आपल्या आपण जर चिंतन केलं तर आकाशाच्या ठिकाणी नीलता ज्याप्रमाणे नसून प्रती दिला येते त्याप्रमाणे आपल्याला हा सगळा व्यवहार आणि जो दिसतो तो नसून दिसतो वस्तुस्थितीने नास्ते हा नाहीच आहे त्यावेळी हा जगताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो तो अभावही याच परमेश्वराच्या आधारावर राहतो असा याचा कोळसाला आहे एवढं सांगून झाल्यानंतर भगवंताच जे मूळ स्वरूप आहे ते पूर्ण स्वरूप आहे त्या पूर्ण स्वरूपाच्या ठिकाणी हा व्यवहार कसा घडतो ते आता पुढच्या घरी हे विरुद्ध धर्म एका गुरूंच्या ठिकाणी कसे राहतात वावय त्याच ठिकाणी राहतो अभाव आहे ठिकाणी राहतात पूर्णता ही त्याच्याच ठिकाणी राहते अपूर्णता त्याच्याच ठिकाणी राहते एक कोणतं बोला ना तर ज्ञानेश्वर जगात काही असे पदार्थ आहे की जे पूर्णही असतात आणि अपूर्ण असतात त्याच्याकरता समुद्राचा दृष्टांत तिथे महाराज होतात समुद्र असा आहे की तो पूर्णही आहे आणि समुद्र असा आहे की तो अपूर्ण आहे पूर्ण कसा आहे पूर्ण असा आहे कि कितीही एकंदर उन्हाळाचा ताप हो उन्हाळा कितीही कडक स्वरूपात असो त्या समुद्राला कधीही खळगे पडत नाही खांडवी पडत नाही आपल्या इंद्रिणीला जसे उन्हाळ्यामध्ये खांडवे पडतात आणि पाणी नाही जाऊन ताप खड़क दिसतो तशी स्थिती समुद्राला कधीही येत नाही म्हणून तो सदा पूर्ण समुद्र कसा आहे सदा पूर्ण अपूर्ण कधी तो होतच नाही एक बाजू आता त्याची दुसरी बाजू बघा समुद्र एवढा नाय की अनंत मुखाने नद्या त्या मुंबईत येऊन बघा समुद्राला मागे हटवून तिथे बांधले काही भेटी नाही त्याच कारण समुद्राची मर्यादा आहे समुद्र रेखा नोलांडावी हे आज्ञा माझी एवढं पाणी जाते तर काहीतरी रेसभर वाढावी कि नाही इतकं कस हा की कि कितीही नद्या मुखाने आपल्या पाणी नेते तो, तो पूर्ण भरला जातच नाही म्हणून समुद्र सदा दुर्भर आहे आणि समुद्र सदा पूर्ण आहे पूर्ण आणि अपूर्ण पूर्णता आणि दुर्भरता हे विरुद्ध धर्म ज्याप्रमाणे समुद्राच्या ठिकाणी राहतात त्याप्रमाणे माझ्या गुरूंच्या ठिकाणी राहतात असं महाराज आपल्याला सांगतात या दुर्भरांच्या बाबत एक सुभाषित आहे मोठं मार्मिक आहे ते सुभाषित तो सुभाषित असं म्हणतो ज्या मातो जठरो जाया जात वेदो जलाशया पुरिता नैवपूर्यंत जकारो पंच दुर्भरा हे पाच जकार दुर्भर आहे पहिले महाशय जामाल जावय किती त्या पत्राची पीटी सदा आवासून बसलेली असते कितीही पत्र त्याच्यात टाकले तरी पुन्हा आपली पत्र टाकावीच लागतात तरी ती दुर्भरा असावी अर्थात ते एका बाजूने काढलं जात नाही लक्षात ठेवायचं म्हणून <laughs> तो ओढे त्याप्रमाणे जावय व सदा दुर्भर कितीही त्याला दिलं तरी त्याचा संतोष नाही त्यामा तो जठरो आपलं जे जठर आहे ते सकाळी खाल्लं की दुपारी मागतं दुपारी खाल्लं की पुन्हा संध्याकाळी मागत संध्याकाळी खाल्लं की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आहे जठर ही सदा दुर्भर आहे ज्या जठरो जाया स्त्री सदा दुर्भर जगामध्ये दुर्भरामधली कळसाची दुर्भराय म्हणून तर भोग क्षमता देवाने स्त्रीच्या ठिकाणी अत्याधिक स्वरूपाची दिली अत्यधिक स्वरूपाची दिली आणि पुरुषांच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं आणि अशा रीतीने ही जुडी घातली म्हणून तर सगळा हा सगळा जगात व्यवहार चालतो ना त्या व्यवहारात याच्यामध्ये सगळं वर्म आहे म्हणून जाया त्या ठरव जड़, जाया ज्या वेधा अग्नि अग्निमध्ये तुम्ही कितीही टाका आपला आत्मसात करतोच आहे बिचारा सगळं संपवतोय लागला तरी काळी उरव निघे कुठे लागला बाबा तर काळी सुद्धा शिल्लक ठेवीत खायला त्याला सर्व भक्षक असल्या येईल त्याला तो आत्मसात करीत असतो म्हणून तोही दुर्भर आहे आणि जलाशया नाम समुद्र सरते ते शेवटी त्याच नाव आहे जलाशय सुद्धा कसा आहे दुर्भर आहे एका बाजूने असलेला हा समुद्र एका बाजूने म्हणून दुर्भरत्व आणि पूर्णत्व हे उभय विरोधी धर्म ज्या प्रमाणे त्या समुद्रामध्ये राहतात त्याप्रमाणेच माझ्या श्री गुरुंच्या ठिकाणी हे दोन्ही धर्म विरुद्ध राहतात यथा पूर्णत्व अपूर्णत्व विरुद्ध अपी हे जरी एकमेकापासून अत्यंत विरुद्ध आहे पूर्णत्व आणि अपूर्णत्व हे कधीच एकत्र राहू शकत नाही जरी गोष्ट खरी आहे तरी पण तथापि सागरे वर्तते हे दोन्ही धर्म एका सागराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे राहतात हे जर तुमच्या व्यवहारात लक्षात येत असेल तर अगदी तसच तंतो तंत तथा तंत गुरुत्वे शिष्यत्वे गुरुत्व आणि शिष्यत्व हे दोन्ही त्या गुरुस्वरूपाच्या ठिकाणी विरुद्ध असूनही एकस्मिन गुरु रूपे एक अद्वितीय स्वगत सजाय विजातीय ठिकाणी गुरुरूपे प्रकाशते ते त्याच्या ठिकाणी राहू शकत त्याच उत्तर आहे श्रुतीने दिलेलं पूर्ण मद पूर्ण पूर्णात पूर्ण मुदच्य पूर्णस पूर्ण आदाय पूर्णमेवावशिष्यते असे माझे गुरु गुरु शिष्यभावाला प्राप्त होऊनही पूर्णत्व आणि अपूर्णत्व हे बिघाड होत नाही हा ही या माझ्या गुरु स्वरूपातला आणि विशेष आहे नवलाव आहे विषम सत्तेमध्ये हा मिथ्यात्वाचं असं लक्षण आहे की जो पदार्थ जिथे उत्पन्न होतो भासतो तो, भास तो, तो पदार्थ जर तिथेच नसेल त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असेल तर तो, का तो, तो पदार्थ मिथ्या म्हणून तर भगवंतांनी मत्स्थान सर्व भोवतानी असं आपल्या ठिकाणी सर्व भोवताची स्थिती सांगून लगेच दुसऱ्या पावली नच मत्स्थान भोवतानी माझ्या ठिकाणी भोवते अजिबात नाहीत असं प्रतिपादन केलंय म्हणूनच हे पदार्थ मिथ्या आहेत मिथ्या पदार्थाचा असंच आहे ज्याला प्रतीला येतं तो आहे म्हणून ओरडतो किरडो तरी कापडाची परी लहरी बघणाऱ्या माणसाला त्याच्या ठिकाणी भयाचा लेश नेतो म्हणतो त्रैकालिक अत्यंत अभाव एकाच्या प्रतीने या पदार्थाचा अभाव आहे एकाच्या प्रतितीने तो पदार्थ आहे नव्हे त्याची प्रती येऊन त्याच्या सत्यतेचा निश्चय होऊन त्याचे होणारे जे परिणाम विषम सत्तेने अधिष्ठान हे पारमार्थिक स्वरूपाच आहे मिथ्या स्वरूपाने त्याच्या ठिकाणी कितीही पदार्थ वाचलेत ते अधिष्ठानात ते बिघाड निर्माण करू शकत नाही ठिकाणी भावरूप पदार्थाला आणि आभावाला दोघांना हे पहुचार होतो या कुणी आलं तरी त्यांच्याकडे सारखी स्थिती आहे म्हणजे दोन्ही तेथेच नानतात तेथेच नाणतात त्याच्याच सत्तेवर राहतात समुद्रात पूर्ण मनावे, तर नद्याला त्याच्या पोटात जागा मिळते तो पूर्ण कधीच होत नाही म्हणजे दुर्भर आहे दुर्भर आहे एकदा पूर्ण आहे बरे पूर्ण म्हणावी ग्रीष्म ऋतू होत नाही कमी होत नाही समुद्राच्या ठिकाणी राहतात तर माझ्या श्री गुरूंच्या स्वरूपाच्या ठिकाणी भाव ही राहतो त्याचाही पाहुणकार होतो त्यालाही सत्ता स्फूर्ती दिली जाते आणि अभावही राहतो त्यालाही सत्ता स्फूर्ती दिली जाते असं जर आम्ही म्हटलं तर त्यात वावग काय म्हणून पूर्ण आहे तेव्हा पूर्णता आणि अपूर्णता या दोन विरुद्ध आहे तरी दोन्ही श्री गुरुच्या ठिकाणी कल्पित आहे एकाच श्री गुरुच्या स्वरूपा त्या ठिकाणी हे सर्व विरुद्ध धर्म कल्पित असल्या कारणाने ते राहू शकतात हा त्यातला मूळ अर्थ आहे अध्य पदार्थाचा एक नियम आहे अध्यस्ताच अध्य जुळत नाही एकमेकांचे विरोधी असतातच प्राय हा विरोधी असतात पण सर्व अध्य पदा अधिष्ठानाशी मात्र एक रूप असत अधिष्ठानाशी मात्र कोणाचा विरोध असत व्यवहारातला दृष्टांतच द्यायचा झाला तर एखाद्या पुरुषाला जर दोन तीन स्त्री असतील चार तर त्या स्त्रियांच परस्पर जुळत नाही पण सर्व स्त्रियांचं त्या पुरुषाशी मात्र जुळतं किंवा एखाद्या महाराजांना जर चौदाशे शिष्य असले चौदा म्हण आपल्याला चौदाशे नाही चौदा तर चौदा शिष्यांचं परस्पर जुळत ते एकमेकावर कुरघोडी करायला तयार होतात पण सर्व शिष्यांचं गुरुंशी मात्र एकत्व असतं हे जसं दिसून यावं त्या पद्धतीने या सर्व एकत्व अनेकत्व भावाभाव पूर्ण पूर्ण या विरुद्ध धर्माला हे विरुद्ध धर्म परस्पर सापेक्ष व कल्पित असल्या कारणाने मूळ अधिष्ठान स्वरूपावर आणखीन एक तुम्हाला हा दृष्टांत महाराजांनी मागे एकदा दिलाचा पुन्हा देतात यद्य तेजसी स्वभावत विरुद्ध तेजाचा आणि तमाचा एकमेकांचा स्वभावचा हा विरोध आहे एका ठिकाणी राहण्यामध्ये फार त्यांचं विरुद्ध आहे इतकं विरुद्धत्व कोणाच निवड विरुद्धत्व आहे तरी पण तथापि सूर्यरूपे तो विरोध हो नास्ति सूर्य स्वरूपाच्या ठिकाणी त्यांचा येतकिंचित विरोधच नाही म्हणजे का विरोध नाही त्याच कारण आहे तेजो राशी स्वतः तेजो राशी असल्या कारणाने स्वरूपे राजते स्वतःच्या स्वरूपाने आणि शोभणारा असल्या कारणाने तिथे दोन्ही नाहीत दोघांचाही तिथे अभाव आहे आणि तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळी असतो त्यावेळी या दोघांचा येतकिंचित विरोध असत नाही ते दोघही तदरुपतेला पावलेले असतात प्रकाशाचे गोष्ट जगामध्ये सर्व प्रसिद्ध आहे आणि सूर्याला भांडण झालं आणि ते सूर्याच्या ठिकाणी गेले तेव्हा सूर्य म्हणाल मी तुलाही ओळखत नाही तुलाही ओळखत नाही म्हणजे असे त्याच्याच आधारावर राहतात रात्र तरी सूर्याच्याच आधारावर राहते आणि सूर्य दिवस तरी त्याच्याच आधारावर राहते प्रकाशाचे कधी एके ठिकाणी सूर्याच्या ठिकाणी गेले तो म्हणाला मी तुम्हाला दोघाला ओळखत नाही जा ते दोघे एकमेकांचे गृही आहे परंतु सूर्याच्या बाजूने पाहिले तर एक सूर्यच खरा ते आपले साथी वाव दोघे आपल्या साठी म्हणजे अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी श्री गुरु स्वरूपावर राहतात असं म्हणण्यात काहीही चुकीचं नाही हे योग्य उलट तेथे प्रकाश आणि अंधकार हे म्हणण्यास सवडच नाही आणि हे दोन्ही विरुद्ध धर्म त्याच्या सत्तेवरच नानतात तिथे म्हणायला अवकाश नाही बोलता येत नाही पण राहतात मात्र त्याच्यावरचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांनी या देवाचं सगळं रूप बघितलं आणि हा देव अनंत रूप धारण करतो अनंत वेश धारण करतो विरुद्ध धर्माला या आधार होतो तो पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांना त्या देवाचं कौतुक वाटत आणि त्या कौतुकाला पाहून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जे जे बोला ते बोला त्या देवाला साजत म्हणले काय साजत की त्याच्या ठिकाणी भावही राहतो असं म्हणान त्याच्या ठिकाणी अभाव राहतो असंही म्हणा हे पण त्याला साजतं आणि हे दोन्ही त्या स्वरूपाच्या ठिकाणी अभाव रूप आहे दोन्ही तिथे मिथ्या होतात असं म्हणा ते पण साजत वाटा एक म्हणतात आपण महाराज म्हणतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे आत्मस्वरूप कारण सर्व भेद विवर्जित म्हणजे द्वादश भेद विवर्जित बारा प्रकारच्या भेदाने विवर्जित असणारं जे मूळ स्वरूप त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपे एकत्व अपी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सापेक्ष येणारं जे एकत्व ते एकत्व नसते एकत्वच तिथे संभवत नाही त्या एकत्वाला तिथे वाव नाही त्या ठिकाणी नानात्मकल्पनात्मकल्पना कोणत्याही तऱ्हेने तिथे राहू शकत राहणं शक्य नाही हे जरी खरं आहे का या सांगण्यात अर्थ अस सा आहे की कल्पित रूपाने जरी तुम्हाला हे नानात्म दिसत असलं या कल्पित नानात्माच्या सापेक्षतेने येणारं एकत्व ते परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसले तरी त्याचं मूळ कारण असं आहे की तुमच्या प्रतीत हे संभवतं मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मूळ आत्मस्वरूपच आत्मस्वरूपम उभयकल्पना विवर्जित इत्यर्थ या उभयकल्पने ते सहित आहे हा त्यातला मुला अर्थ या दोघांना तो आधार आहे असं म्हणणं काय आणि या दोन्हीहून ते विवर्जित आहे असं म्हणणं काय या दोन्हीचा अर्थ एकच आहे एक म्हटले असता सुद्धा ज्या ठिकाणी भेर होतो हा एकत्वाचाही तिथे मिटाळ आहे कारण गणितही नसेल तुझे बोद्ध बोधक या व्यवहाराची संगती पण लागते म्हणून तुम्हाला हे गोष्ट